वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग सत्तावनवा रामा मग महात्म्याशी आपण वैर केले याचा पश्चाताप झालेल्या अंतकरणाने आपला निग्रह मनात आणून पुन्हा पुन्हा तो विश्वामित्र सुस्कार टाकीत आपल्या पट्टराणेसह दक्षिण दिशेकडे गेला आणि दारुण असे तप करू लागला फळेमुळे खाऊन इंद्रियांचे दमन करीत त्याने महान तप त्या काळात त्याला सत्यधर्म परायण असे पुत्र हविष्पंद मधुस्पंद कुडनेत्र व महारथ नावाचे सहस्त्र वर्षे पूर्ण झाल्यानंतर लोकपितामह ब्रह्मा तपोधन विश्वामित्राला मधुर शब्दाने म्हणाले हे कौशिका तू तपाने राजश्री लोक जिंकलायस या तपामुळे आम्ही तुला राजश्री म्हणून ओळख म्हणूनच ओळखतो असे बोलून देवतांसह लोकांचे परमेश्वर महा तेजस्वी ब्रह्मदेव स्वर्गातील ब्रह्मलोकी निघून गेले विश्वामित्राने ते ऐकले आणि लाजेने किंचित खाली मान घालून मनाला अत्यंत दुःख वाटून रागाने तो स्वतःशी म्हणाला मी इतके महान तप केले तरी मला देवाने आणि ऋषीघणाने राजाशीच म्हणाले माझ्या तपाला ते फळ नाही ब्राह्मणत्वाचे फळ नाही असे वाटते मनाने असा निश्चय करून अत्यंत धीर धरणाऱ्या त्या महातपस्व्याने अधिक तप करायला सुरुवात केली रामा याच काळात इश्वाकूच्या कुळाचा वंशज त्रिशंकू नावाचा झाला तो सत्यवादी आणि जितेंद्री असा होता त्याच्या मनात आले की आपण यज्ञ करावा आणि याच देहाने देवांचं श्रेष्ठ आश्रयस्थान स्वर्ग आहे तिथे जावे त्याने वसिष्ठांना बोलावून ही आपल्या मनातली गोष्ट सांगितली महात्मा वसिष्ठ अशक्य असे त्याला म्हणाले वसिष्ठांनी नाकारले असतानाही तो राजा दक्षिण दिशेकडे वसिष्ठांच्या पुत्राकडे आपल्या कर्माच्या सिद्धीच्या इच्छेने गेला तेथे ते, ते, ते दीर्घकाळ तप करीत असलेले वसिष्ठ पुत्र राहत होते महा त्रिशंकुला त्रिशंकूला अत्यंत दैदिप्यमान असे शंभर वसिष्ठ पुत्र मनाचे खंबीर तप करीत दिसले तो आपल्या गुरूंच्या त्या सर्व पुत्रांकडे गेला आणि लज्जेने किंचित खालीमान घालून वडिलकीच्या क्रमाने त्याने सर्वांना नमस्कार केला सर्व महात्म्यांच्या पुढे हात जोडून तो म्हणाला मी आपल्याला शरण आलो आहे मी इतरांचा आधार नसल, असलो तरी आधार देण्यास समस्या असणारे जे आपण ते आपला आधार मी मागत आहे मला महायज्ञ करण्याची इच्छा आहे पण महात्म्या वशिष्ठाने नाही म्हटले आहे तेव्हा आपण मला अनुज्ञा द्यावी मी आपणा गुरुपुत्रांना सर्वांना नमस्कार करतो आपण कृपा करा खाली मस्तक करून मी तपा तपामध्ये रथ असणाऱ्या आपणा ब्राह्मण ब्राह्मणांपुढे याचना करीत आहे माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून यथायोग्य रीतीने आपण असा यज्ञ करावा की ज्या योगे मी सदेह देवलोकांना जाऊ शकेन वशिष्ठांनी नाही म्हटल्यानंतर दुसरा आधार आपण जे सर्व गुरुपुत्र त्यांच्या वचन मला दिसत नाही सर्व ईश्वाकुवंशाचा शेवटचा आधार म्हणजे पुरोहित वशिष्ठांच्या नंतर आपणच सगळे माझे दैवत आहात बालखांडाचा सत्तावन्नवासर्ग समाप्त होतो